अध्याय त्रेपन्न नावा रुक्मिणी हरण। श्री म्हणतात रुक्मिणीचा हा संदेश ऐकून कृष्ण ब्राह्मणाचा हात हातात घेऊन हसत हसत म्हणाले माझेही मन तिच्यातच लागून राहिल्यामुळे मला रात्री झोपसुद्धा लागत नाही माझ्या द्वेषामुळे रुक्मिणीने माझ्याशी तिच्या विवाहाला विरोध केलेला आहे हे मला माहीत आहे परंतु मी त्या नीच क्षत्रियांना पराभूत करून माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या सुंदर राजकुमारीला लाकडातून अग्निज्वाळा आणावी तशी घेऊन येक म्हणतात रुक्मिणीचा विवाह मुहूर्त जाणून श्रीकृष्णांनी सार्थ्याला आज्ञा केली की दारुका ताबडतोब रथ जोड शैभ्य सुग्रीव मेघपुष्प आणि बलाहक नावाचार घोडे रथाला झुंपून तो रथ तिथ आणून दारुक हात जोडून भगवंतांच्या समोर उभा राहिला श्रीकृष्णांनी ब्राह्मणाला अगोदर रथात बसवून नंतर आपणही बसले आणि त्या वेगवान घोड्यांच्या साह्यान एका रात्रीत काठेवाडातून विदर्भदेशाला जाऊन पोहचले पुत्रप्रेमामुळे कुंडीन नरेश भिश्मक आपली कन्या शिशुपाला देण्यासाठी विवाहाच्या उत्सवाची तयारी करीत होता नगरातील राजमार्ग चौक झाडून साफ कलच्यावर सडासंमार्जन केल होते रंगीबेरंगी ध्वज आणि पताका लावलेल्या होत्या तोरणे बांधी गेली होती तितले स्त्री पुरुष पुष्पमाळा अत्तर, दागिने आणि निर्मल वस्त्रांनी नटलिहतिथल संपन्न महालातून धुपाचा सुगंध दरवळत होता परीक्षिता राजा भीष्मकान देव, पितर आणि ब्राह्मणांचे विधीपूर्वक पूजन करून पुण्याह करून ब्राह्मणांना भोजन घातल शुभ्र दंतपंक्ती असणाऱ्या राजकुमारीला मंगल स्नान घालून हातात लग्नकंकण बांधल दोन नवीन वस्त्रे नेसवली आणि अंगावर उत्तम उत्तम अलंकार घातले श्रेष्ठ ब्राह्मणांनी साम रुप आणि यजुर्वेदातील मंत्रांनी तिच्यासाठी रक्षण कवच तयार केले तसेच अथर्व वेदाच्या विद्वान पुरोहितांनी ग्रहशांतीसाठी हवन केले शास्त्र जाणणाऱ्या राजाने सोने चांदी वस्त्रे तिळगुळ आणि गाई ब्राह्मणांना दान दिल्या याच प्रकारे चे नरेश दमघोषाने सुद्धा आपला पुत्र शिशुपाल याचे मंत्रज्ञ ब्राह्मणांकडून विवाहासंबंधीचे मंगलविधी करवले त्यानंतर तो मदरस वाहत असणाऱ्या हत्तींचे दळ सोन्याच्या हारांनी सजवलेखिरथ पायदळ आणि घोडे स्वरांची सेना बरोबर घेऊन कुंडिनपूरला जाऊन पोहोचला विदर्भराज भीष्मकान सामोरं जाऊन त्यांचं स्वागत करून प्रथेनुसार त्यांच पूजन कल त्यानंतर अगोदरस त्यांच्यासाठी निश्वित कलिकाणी आनंदाने त्यांची निवासाची व्यवस्था क्लि त्यांच्याबरोबर शिशुपालाचे शालव, जरासंध दंतवक्र विदुरथ पौंडरक इत्यादी हजारो मित्रराजत सर्वजण रामकृष्णांच शत्रू होत आणि रुक्मिणी शिशुपालालाच मिळावी यासाठी आलिनी अगोदरच निश्चय कलि होता की श्रीकृष्ण बलरामादी यादवांना आपल्याबरोबर आणून कन्यच हरण करण्याचा प्रयत्न करील तर सर्वांनी मिळून त्यांच्याशी लढाई करायची त्या राजांनी यासाठी आपापली संपूर्ण सेना आणि बरोबर आणलेली होती शत्रूपक्षाच्या राजांच्या या तयारीची माहिती बल... भगवान बलरामांना मिळाली आणि बंधू श्रीकृष्ण एकटाच राजकुमारीचे हरण करण्यासाठी गेलेला आहे असंही जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यांना तिथे ते लढाई होण्याची दाट शंका आली बंधूप्रेमामुळे त्यांचे हृदय भरून आले त्यामुळे ते लगेच हत्ती घोडे रथ आणि पायदळ अशी चतुरंग सेनाबरोबर घेऊन गुंडीनपुराकडे गेली इकडे सुंदरी रुक्मिणी श्रीकृष्णांच्या आगमनाची प्रतिक्षा करीत होती परंतु ब्राह्मण सुद्धा अजून परतलेला नाही हे पाहून ती चिंतातूर झाली अहो माझ्या आभागिनीच्या विवाहाला आता फक्त एक रात्र शिल्लक राहिलेली परंतु कमलनयन भगवान अजूनही आलेले नाहीत याचे कारणच कळत नाही एवढेच काय माझा संदेश घेऊन गेलेला ब्राह्मण सुद्धा अजून परतलेला नाहीये विशुद्ध स्वरूप श्रीकृष्णमाझा दोष दिसग्रहण करवन खीन इ्थि नी सभागिनी आम्विधाता भगवान शंकर सुधा मिला अनुकूल नहीं रूद्रपत्नी गिरिराजकुमारी सती पार्वती द्वी ही माज्या प्रसन्न नावी तिच मन भगवंतानी हिरावन घत विचार करता करता अजु वेअसन तिन अपनी अश्रू न भरल डोमिट परीक्षिता श्रीकृष्णांच्या आगमनाची अशा प्रकारे वाट पाहणाऱ्या रुक्मिणीची डावी मांडी हात आणि डोळा फडफडू लागला ही चिन्हे मनासारखं घडणार असल्याची सूचक होती इतक्या श्रीकृष्णांनी पाठवलेला तोच ब्राह्मण आला आणि त्याने राजकुमारीची अंतःपुरात भेट घेतली ब्राह्मणाचा चेहरा प्रफुल्लीत आणि निश्चिंत आहे असे पाहून लक्षणांवरून कार्यसिद्धी ओळखून प्रसंग तनिस्मित करीत तिने ब्राह्मणाला विचारले ब्राह्मणानं सांगितले की श्रीकृष्ण इथं आल असून त्यांनी तुम्हाला घेऊन जाण्याची सत्यप्रतिज्ञा केलिया कळताच रुक्मिणीच हृदय आनंदाने भरून आल त्याच्या मोबदल्यात त्याला जो, दक्षजोगी कोणतीही गोष्ट न दिसल्यान तिन फक्त नमस्कार केला लक्ष्मीचा ब्राह्मणाला नमस्कार म्हणजे जगातील सर्व संपत्ती त्याला दक्ष नव्हे काय रामकृष्ण आपल्या कन्येचा विवाह पाहण्याच्या उत्सुकतेने आलेले आहेत हे ऐकून भीष्मक मंगलवाद्ये वाजवीत पूजेची सामग्री घेऊन त्यांना सामोरा गेला त्यानंतर मधुपर्क करून उत्तम वस्त्रे आणि उत्तम, उत्तम भेटवस्तू देऊन विधीपूर्वक त्याने त्यांची पूजा केली नंतर बुद्धिमान भीष्मकाने सेना आणि परिवारासह त्या दोघांची सर्वसामग्रीने युक्त अशा निवासस्थानात राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांचा यथोचित आदर सत्कार केला भिश्वकाकडे जे राजे आले होते त्या सर्वांचे पराक्रम वय शौर्य धन इत्यादी पाहून त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना सर्व वस्तू देऊन त्याने त्यांचा मोठा सत्कार केला श्रीकृष्ण इथं आलियाआहेदर्भद नागरिकांनी जेव्हा ऐकल तेव्हा तिभवन त्यांच्या निवासस्थानी आल आणि त्यांनी आपल्या डोळ्यांच्या उंजळींनी त्यांच्या मुखारविंदाच्या सौंदर्याच आकंठ पान कलापसात म्हणू लागल की रुक्मिणीच यांची पत्नी होण्यास योग्य आह दुसरी कोणी नव्हे आणि परमपवित्र असुक्मिणीसाठी योग्य पती आह आम्ही जर काही सत्कर्म केल के असल तर त्रिलोकविधाला आमच्यावर प्रसन्न होवो आणि अशी कृपा करो की श्रीकृष्णच रुक्मिणीचे पाणीग्रहण करो रुक्मिणीबद्दलच्या प्रेमामुळे जेव्हा नागरिक आपापसात असे बोलत होते त्याचवेळी रुक्मिणी अंतःपुरातून बाहेर येऊन सैनिकांच्या पहाऱ्यात देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघाली श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे मनपूर्वक चिंतन करीत ती भवानीच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी पायीच निघाली तिने मौन धारण केले होते आणि तिच्या माता आणि मैत्रिणीबरोबर होत्या आता शस्त्रास्त्रे घेतलेले शूर राजसैनिक कवच अंगावर घालून त्यांचे रक्षण करीत होते त्यावेळी मृदुंग शंख ढोल तुतार्या आणि भेरी वाजत होत्या पुष्कळशा ब्राह्मण पत्न्या चंदन इत्यादी सुगंधी द्रव्ये लावून गजरे घालून आणि वस्त्रालंकारेन नटून थटून तिच्याबरोबर चाललेल्या होत्या तसेच अनेक प्रकारचे नजराणे घेऊन हजारो वारांगणाबरोबर चालल्या होत्या गवई गात चाललेले होते वाद्य वाजवणारे वाद्य वाजवीत चाललेले होते आणि सूत मागत आणि भाट वधूच्या चारी बाजूनी त्यांची स्तुती गात चाललेले होते देवीच्या मंदिराजवळ पोहोचल्यावर रुक्मिणीने हातपाय धुतले आचमन केले नंतर अंतर्बाह्य पवित्र होऊन शांत मनाने ती देवीजवळ जाऊन बसली कर्मकांड जाणणाऱ्या वृद्ध ब्राह्मण स्त्रिया तिच्या होत्या त्यांनी रुक्मिणीला शिवपार्वतींना वंदन करायला लावले तेव्हा रुक्मिणीन दक्षीला प्रार्थना कल्ली हंबिक तुझ्या स्कंद आणि गणेश या पुत्रांसह मंगल करणाऱ्या तुला मी वारंवार नमस्कार करीत आह भगवान श्रीकृष्णास माझे पती भावेत, असा मला वर द नंतर तिन पाणी गंध अक्षता धूप वस्त्रे, फुलांच्या माळा फुले अलंकार अनेक प्रकारचे नैवेद्य भू आणि आरती इत्यादी सामग्रींनी अंबिकादेवीची पूजा कली त्यानंतर तिने वरील सामग्रीने तसेच मीठ अनरसे बिडे मंगळसूत्र फळे आणि ऊस यांनी सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रियांचे सुद्धा पूजन केले तेव्हा ब्राह्मण स्त्रियांनी तिला आशीर्वादपूर्वक प्रसादमाला दिली आणि वधूनही ब्राह्मण स्त्रिया आणि माता अंबिकेला नमस्कार करून ती प्रसादमाला ग्रहण केली नंतर मौन सोडून रत्नजडीत अंगठीने शोभणाऱ्या हाताने एका दासीचा हात धरून ती मंदिराच्या बाहेर पडली भगवंताये प्रमाण ती ही मोहित करती तिचा कटिप्रदेश सुंदर होता मुखा कुंडलांत होतेमारी कमरे वमरपट्टा धारण वक्षस्थल का उभार होते तिच दृष्टि केसां बटां का चंचल होत होती तिचा ओठांवर पवित्र हास्य होते तिच दंतपंक्ति कुंडक्रमा शुभ्र होती परंतु पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल असलेल्या ओठांच्या कांतीने लालसर दिसत होती तिच्या पायात नुपूर चमकत होती आणि त्यांचा रुणझुण आवाज होत होता ती जेव्हा पायीच राजहंसाच्या गतीने चालली होती तेव्हा तिला पाहून तिथे आलेले युद्धात किर्ती मिळवलेले वीरही मोहित झाले कामदेवाच्या बाणांनी जणून त्यांचे हृदय विदीर्ण करून टाकले होते अशा प्रकारे चालण्याच्या निमित्ताने रुक्मिणी आपले सौंदर्य श्रीहरींना अर्पण करीत होती तिला पाहून तसेच तिचे मनमोकळे हास्य आणि लाजरी नजर पाहून यांनी ज्यांचे चित्त ठिकाणावर राहिले नाही त्या राजांच्या हातातून शस्त्रास्त्रे गळून पडली आणि ते स्वतः सुद्धा रथ हत्ती तसंच घोड्यांवरून खाली जमिनीवर केव्हा पडले त्यांना कळलेच नाही अशाप्रकार रुक्मिणी श्रीकृष्णांच्या प्राप्तीची प्रतीक्षा करीत कवळाच्या कळीप्रमाणे असणारी पावले हळूहळू पुढे टाकीत होती तिन आपल्या डाव्या हाताच्या बोटांनी केस बाजूला सारले आणि तिथे आलखा राजांकड़जित नजरेनिपाल त्याचवेळी तिला श्रीकृष्णांच दर्शन झाले, रथावर चढू पाहणाऱ्या त्या राजकन्यला श्रीकृष्णांनी सर्व शत्रू पाहात असतानाच गरुडाचिन्ह असलख्खा रथात बसवले आणि त्या राजांचा पराभव करून तिला नंतर कोल्ह्यांच्या कळपातून सिंह ज्याप्रमाणे आपला भाग घेऊन जातो त्याचप्रमाणे रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण बलराम इत्यादींसह तिथून निघून गरा संधाच्या पक्षाच्या अभिमानी राजांना त्यावेळी आपला हा कलिला मोठा पराभव आणि कीर्तीचा नाश सहन झाला नाही तनू लागल अहो आम्हा धरुधरांच्या ईशांचा धिक्कार असो या गवळ्यांच्या मुलांनी सिंहाचा भाग हरिणांनी घेऊन जावा त्याप्रमाण आमच हिरावून न्रमा